पुस्तक बापू माझी आई लेखिका मनु मनूब गांधी वाचक विद्या पाटील प्रकरण पाचवे दोन खणांचा परिग्रह इसवी सन एकोणीशे सत्तेचाळीसच्या तीस मार्चला पूज्य बापूजींना नोआखाली बिहारच्या यज्ञात उडी मारल्यानंतर प्रथमच लॉर्ड माउंट भेटायला जायचा प्रसंग आला वाईस बापूजींना विमानाने भेटायला बोलावले होते पण ज्या वाहनात कोट्यावधी गरीबांना प्रवास करता येत नाही त्यात मला कसे बसता येईल असे म्हणून त्यांनी त्याला नकार दिला आणि आगगाडेत मला माझे काम उत्तम तऱ्हेने पार पाडता येते तेव्हा मी आगगाडीतूनच येईन असे कळवले उष्मा असह्य होता चोवीस रस्ता होता शिवाय प्रत्येक स्टेशनावर या परमपित्याचे दर्शन घेण्यासाठी हजारोंची गर्दी होत असे तरीही कोठल्याही त्यांना कोठे प्रवाह होती त्यांनी मला बोलावून म्हटले हे बघ या यज्ञात तू एकटीच माझ्याबरोबर आहेस दिल्लीला मी प्रथमच चाललो आहे नोआ खालीला जाताना मी तर असा निश्चयच केला होता की तेथेच करावे अथवा मरावे आणि म्हणून बरोबरच्या कार्यकर्त्यांना मोकळे केले पण तुला या माझ्या यज्ञात भागीदार व्हायला मी परवानगी दिली तू बरोबर राहिलीस म्हणून नोआ खालीत सर्वांना सोडून आलो तसेच येथे बिहारमध्येही केले बाकी देवप्रकाश हुन्नर वगैरे आहेत ते व मृदुल बहेल राहतील मृदुल बहेण माझ्या वतीने सर्व काही सांभाळील व काम करील पण तुला सोडून कसे जाता येणार तुझी तशी इच्छा नसतात तेव्हा तुला माझ्याबरोबर नेणे भाग आहे कमीत कमी सामान आणि लहानात लहान तिसऱ्या वर्गाचा डबा पसंत करायचा पण बघ या तुझी खूप मोठी कसोटी आहे मी सामान तर कमीत कमी घेतले पण प्रत्येक स्टेशनावर पूज्य बापूजींच्या दर्शनार्थ आलेल्यांची इतकी गर्दी होणार की घटकाभरही त्यांना आराम मिळणार नाही शिवार हरिजन फंडई मला मोजावा लागेल नि त्या सगळ्याचा आवाज होईल असा विचार करून मी दोन घरांचा डबा पसंद केला एकात सामान ठेवून घेतले व दुसऱ्यात पूज्य बापूजींची निजण्या बसण्याची सोय केली पटण्याहून दिली जाणारी गाडी सकाळी साडेनऊ वाजता निघते बापूजी व मी नऊ वाजून पंचवीस मिनिटाला स्टेशनवर आलो लोकांची गर्दी असह्य होती पण आम्ही आज चढलो बापूजी एक एक मिनिटाचा सदुपयोग करणारे तेव्हा पाच मिनिटात त्यांनी हरिजन फंद गोळा केला साडेनऊ वाजता गाडी निघाली उन्हाळ्याच्या दिवसात बापूजी दुपारचे जेवण दहा वाजता घेत मी दुसऱ्या खणात जाऊन सामान उघडून पूज्य बापूजींसाठी खायचे तयार करायला गेले थोड्या वेळाने पूज्य बापूजींच्या खणात आले बापूजी लिहिण्यात गुंतले होते मला त्यांनी विचारले कोठे होतीस मी म्हटले इथे खायचे तयार करीत होते त्यांनी मला खिडकीतून बाहेर नजर करून पाहायला सांगितले मलाही जराशी जाणीव झाली की आपले काहीतरी चुकले असावे मी बाहेर पाहिले तो लोक लोंबकळत होते मला धक्का बसला या दुसऱ्या खणासाठी तू सांगितले होतेस मी म्हणाले होय बापूजी मी येथे सगळे काम केले स्टोवर दूध गरम केले भांडे साफ केली तर त्यामुळे आपल्याला त्रास होईल असे वाटून मी दुसऱ्या खणाबद्दल सांगितले किती लंगडा बचाव हा आंधळे प्रेम याचे नाव तुला माहीत आहे की मला त्रास होऊ नये म्हणून विमानाखेरी जाणकी स्पेशल ट्रेनबद्दलही सांगितले होते एका स्पेशलसाठी किती गाड्या थांबाव्या लागतील आणि किती खर्च होईल ते मला कसे कपेल, मी तर लोभी आहे ना तू आज एक खण जास्त मागितलास पण सलून मागितला असतास तरी मिळालं असता पण ते तुला शोभले असते का तेव्हा तू दुसरा खण घेतलास हे सलून मागितल्यासारखेच झाले मला माहीत आहे की तू हे सर्व माझ्यावरील अत्यंत प्रेमाला व शोन करतेस पण मला तर तुला उंच चढवायची आहे खाली पडायचे नाही हे तुला समजले पाहिजे आणि हे समजले असेल तर मी तुला सांगतो आहे तुझ्या डोळ्यात पाणी वाहत आहे हे वाता कामा नये आता याचे प्रायचित हेच की तू सगळे सामान येथे आण आन, आणि पुढचे स्टेशन आले म्हणजे स्टेशन मास्तरांना माझ्या पाशी बोलाव मी तर थतर कापत होते सामान तर फिरविले पण मला पूज्य बापूजींची चिंता वाटत होती की आता कसे होणार पुष्कळ अशा लहान चुका दुसऱ्यांच्या असल्या तरी त्या स्वतःच्याच मानतात आणि एखाद्या जीवनही सोडतात याची मोठी काळजी मला वाटत होती आणखी आगाडीत लिहिणे वाचणे मातीच्या घड्या ठेवणे कातणे मला शिकवणे वगैरे सगळीच कामे जेवढे घरात बसून चालायचे तेवडेस आघाडीत प्रवासी चालू असायचे शेवटी स्टेशन आले स्टेशन मास्तरांना बोलावून आणले बापूजीनी त्यांना माझा पराक्रम सांगितला ही पोर माझी नात आहे पण बिचारी भोळी बाबडी आहे अजून मला कदाचित ओळखले नसेल म्हणून हे दोन खण तिने केले त्यात तिचा दोष नाही दोष माझाच मी दिलेले शिक्षण तेवढे अपुरे असेल ना आता मी आणि तिने दोघींनी प्राचित्य घेतले पाहिजे म्हणून हा रिकामा करून ठेवला आहे त्याचा उपयोग जे पॅसेंजर लोंबकळत आहेत त्यांना बसण्यासाठी करा असे केले तर माझे दुःख हलके होईल स्टेशन मास्तरांनी खूप विनवणी केली पण बापूजी कोठले ऐकायला स्टेशन मास्तरांनी इतकेही म्हटले की मी या लोकांसाठी दुसरा डबा जोडतो बापूजी म्हणाले दुसरा डबा तर जोडायला हवाच पण या खणाचाही उपयोग करून घ्या जरूर नसतानाही अधिक वापरणे यात हिंसा आहे मिळत्या सोयीचा दुरुपयोग करायला लावून तुम्ही या पुरीला बिघडू पाहता का बिचारे स्टनमास्तर शर्मिन्झाल आणि त्यांना शवटी बापूजींचे म्हणणे ऐकावे लागले ते तसमग्र हिंदुस्तानच पिताजी होते, स्वतः सोयी उपभगाव्या आणि आपल्या बालकांनी लोंबकळाव्यांना कसे कपणार तेव्हा लोंबकळणाऱ्या लोकांना जागा मिळाली आणि मला आयुष्यातला अमूल्य पाठ मिळाला की मिळणाऱ्या सोयीचा कमीत कमी उपयोग करावा तेवढा ठपका त्यावेळी ते कठीण वाटला खरा पण काही हरकत नाही आज जीवनात त्याची किंमत अमोल होऊन बसली आहा अशा बारकाईचा अहिंसा पालनाचेच त्यांनी आपले जीवन घडविले होते आणि त्यातून मला कितीही कमी ग्रहण करता आले असले तरी तरीसुद्धा माझ्यासारखीला अशा घडणुकीचा लाभ मिळाला व तो जन्मभर माझ्या उपयोगी पडेल